अध्याय दुसरा भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा तसेच क्रममुक्ती आणि सद्योमुक्तीचे वर्णन श्री शुभ म्हणाले सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने याच धारणेद्वारे प्रसन्न झालेल्या भगवंतांपासून लुप्त झालेली सृष्टीविषयक स्मृती प्राप्त करून घेतली होती यामुळे त्यांची दृष्टी यथार्थ आणि बुद्धी निश्चयात्मक झाली त्या योगे त्यांनी प्रलयापूर्वीप्रमाणेच या जगताची निर्मिती केली के वेदांची ही अशाच प्रकारची आहे की लोकांची बुद्धी स्वर्ग आदी मिथ्या सुखाच्या फेऱ्यात अडकते जीव तिथे सुखाच्या वासनेने स्वप्न पाहिल्यासारखा भटकत राहतो पण त्या मायामय नगरीत कुठेच त्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही म्हणून विद्वान पुरुषांनी विविध नावाच्या पदार्थांशी कामापुरताच व्यवहार केला पाहिजे त्यांच्यामध्ये सार नाही असा बुद्धीचा निश्चय करून पूर्ण सावध राहावे संसारातील पदार्थ विनासायास प्रारब्धानुसार मिळतात हे लक्षात घेऊन त्यांच्या प्राप्तीसाठी व्यर्थ प्रयत्न करू नये जमिनीवर झोपता येते तर पलंगासाठी प्रयत्न कशाला हाथ अपोप मिला तो उशा टक्क आवश्यकता पुष्क भांड्याता अंग झाक्या चिरगुट मिलते दुसर शरीर धारण कर भूक लग फिर भिक्षा दी नहीं का पाण्याची आवश्यकता असणाऱ्यांसाठी नद्या एकदम आठल्या आहेत काय राहण्यासाठी गुहा बंद करण्यात आले आहेत काय आपल्याला शरण आलेल्या धनाच्या नशेने धुंद झालेल्यांचे लागून चलन का करतात अशा प्रकारे विरक्त झाल्यानंतर आपल्या हृदयात नित्य विराजमान स्वतः सिद्ध आत्मस्वरूप परमप्रियतम परमसत्य जे अनंत भगवान आहेत त्यांचे आनंदाने दृढ निश्चयपूर्वक भजन करावे कारण त्यांचे भजन केल्यानेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकविणाऱ्या अज्ञान रूप कारणाचा नाश होतो या संसार रूप वैतरणी नदीत पडून आपली कर्मजन्य दुःखे भोगणाऱ्या लोकांना पाहणारा पशुखेरीत दुसरा कोणता मनुष्य भगवंतांची मंगल धारणा सोडून ज्ञाना शरीरातील हृदयाकाशात विराजमान असलेल्या चार हातात शंख चक्र गदा आणि पद्मधारण करणाऱ्या प्रादेशा एवढ्या भगवंतांच्या स्वरूपाची धारणा करतात त्यांच्या मुखावर प्रसन्नता झळकत आहे नेत्र कमळासारखे विशाल आहेत त्यांनी कदंबाच्या फुलातील केसराचे के बाजूबंद दंडामध्ये शोभा देत आहे सुंदर मुकुट आहे आणि बहुमूल्य रत्नजडीत अशी कुंडले कानात झगमगत आहे त्यांची चरणकमले योगेश्वरांच्या उमललेल्या हृदयकमला कोशावर विराजमान झालेली आहे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 मंद हास्याने शोभून दिसत आहे तो पर्यंत वारंवार चिंतनाने भगवंतांकडे पाहण्याचा प्रयत्न करावा भगवंतांच्या चरण कमलांपासून सुरुवात करून त्यांच्या हास्ययुक्त मुखकमलापर्यंत एकेका अवयवाची बुद्धीने धारणा करावी जस जशी बुद्धी स्थिर होत जाईल आणि सोडून दुसऱ्या अंगाचे ध्यान सगुण निर्गुण द्रष्टास्वरूप भगवंताशी अनन्य भक्तियोग साधत नाही तोपर्यंत साधकाने नित्य नैमित्तिक कर्मे झाल्यानंतर एकाग्रतेने भगवंतांच्या वर वर्णन केलेल्या स्थूल रूपाचे चिंदन केले पाहिजे जेव्हा योगी पुरुष या लोकाचा त्याग करण्याची इच्छा करील तेव्हा त्याने देश आणि काला मनात थारा देऊ नये सुखपूर्वक स्थिर आसन साध्य करून प्राणांना जिंकून मनाने इंद्रियांचा संयम करावा त्यानंतर आपल्या शुद्ध बुद्धीने मनाला संयमित करून त्या बुद्धीला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 अहंकार महत्त्व आणि प्रकृतीचेही तिथे अस्तित्व नाही स्थिती, अशा स्थितीत जिथे देवतांच्या काळाचाही प्रभाव चालत नाही तिथे देव आणि त्यांच्या अधीन असणारे यांचे काय चालणार हे नाही हे नाही असे म्हणून योगी लोक परमात्म्याहून अन्य पदार्थांचा त्याग करू इच्छितात आणि शरीर आणि त्यांच्या संबंधी पदार्थांमध्ये आत्मबुद्धीचा त्याग करून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 जितेंद्रिय योग्याने नाभी स्थानातील मणिपूर चक्रात असलेल्या वायूला हृदयातील अनाहत चक्रात तिथून उदान वायू दरुद्ध ताळूच्या मुळापर्यंत न्यावे त्यानंतर दोन डोळे दोन कान नाकाची दोन छिद्रे आणि मुख ही सात छिद्रे बंद करून ताळूच्या मुळात झालेल्या वायूला भ्रु मध्यातील चक्रात घेऊन जावेची इच्छा नसेल तर अर्धी घटकापर्यंत परमात्म्यात स्थिर करावे यानंतर ब्रह्मरंध्राचा भेद करून शरीर सोडावे परिक्षिता जर योगाची अशी इच्छा असेल की आपण ब्रह्मलोकात जावे अष्टमहा सिद्धी प्राप्त करून घेऊन आकाशात हिंडणाऱ्या सिद्धांच्या बरोबर विहार करावा किंवा त्रिगुणय ब्रह्मांडाच्या विहार करावा तर त्याने इंद्रिया योग्यांचे शरीर वायू सारखे सूक्ष्म असते उपासना तपस्या योग आणि ज्ञान यांची साधना करणाऱ्या योग्यांना त्रैलोक्याच्या आत आणि बाहेर सर्वत्र जाता ये जाता येते, असे येत नाही। योगी जोतिर में मार्ग असलेल्या जेवा का कड़े तो।, तो आकाश मार्गाने अग्निलोकात जातो तिथे त्याच्या पापाचा उरला सुरला मळ जळून जातो तिथून तो त्याच्यावर असलेल्या भगवान श्रीहरींच्या शिंशुमार नावाच्या ज्योतिर्मय चक्रावर पोहोचतो भगवान विष्णूंचे हे शिंशुमार चक्र ब्रह्मांडाच्या भ्रमणाचे निर्मल शरीराने तो योगी एकटाच महरलोकात जातो हा महरलोक ब्रम्ह्यांनाही वंदनीय आहे आणि तिथे कल्पापर्यंत आयुष्य असणाऱ्या देवता विहार करीत असतात जेव्हा प्रलय काल जवळ येऊन ठेवतो तेव्हा खाली असलेले लोक शेषाच्या मुखातून निघालेल्या आगीने भस्म होत असलेले पाहून तो योगी ब्रातून जातो जे सिद्ध योगी ब्रह्म लोकातील विमानांवर निवास करीत असतात त्या ब्रह्मलोकाचे आयुष्य ब्रह्मदेवाच्या आयुष्यासारखे दोन पराार्धांचे असते तिथे शोक नाही की दुःख नाही म्हातारपण नाही की मृत्यू नाही असे असल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा भय कसे असू शकेल तिथे फक्त एकाच गोष्टीचे दुःख आहे ते म्हणजे या परमपदाला न जाणणाऱ्या लोकांच्या जन्म मृत्यू लोकांना दयेमुळे जे मोठेच दुःख होते ते तो योगी सत्य लोकात गेल्यानंतर निर्भय होऊन आपल्या सूक्ष्म शरीराला पृथ्वीमध्ये विलीन करतो आणि पुन्हा उतामेळ न होता सात आवरणांचे भेदन करतो पृथ्वी रूपाने पाण्यात पाणी रूपाने अग्निमय आवरणात विलीन होऊन तो रूपाने वायू रूप आवरणात येतो तिथून योग्य वेळ येताच ब्रह्माच्या अनंतत्वाचा बोध करून देणाऱ्या आकाशरूप आवरणात मिसळून जातो अशा प्रकारे योगी स्थूल आवरणाना ओलांडीत असता त्याची इंद्रिये सुद्धा आपापल्या सूक्ष्म अधिष्ठानात विलीन होतात घाणेंद्रिय मात्रेत रसना रसतन मात्रेत डोळे स्पर्श तन मात्रेत मात्रेत आणि कर्मेंद्रिये आपापल्या क्रियाशक्तीत मिसळून जाऊन आपल्या मूळ सूक्ष्म स्वरूपाला प्राप्त होतात अशा प्रकारे योगी स्थूल आणि सूक्ष्म आवरणांना पार करून अहंकारामध्ये प्रवेश करतो तिथे सूक्ष्म भूतांना तामस अहंकारात इंद्रियांना राजस अहंकारात मन आणि इंद्रिय यांच्या अधिष्ठाता असलेल्या देवतांना सात्विक अहंकारात विन करतो यानंतर अहंकारा सहित लयरूप गतीद्वारा महत्त्वामध्ये प्रवेश करून शेवटी सर्व गुणांचे लयस्थान असलेल्या प्रकृती रूप आवरणाला जाऊन मिळतो परीक्षिता महाप्रलयाच्या वेळी जेव्हा प्रकृती रूप ही लय होतो तेव्हा तो योगी स्वतः स्वरूप होऊन आपल्या त्या निवारण रूपाने प्राप्त करून घेतो ज्याला अशी भगवन्मय गती प्राप्त होते त्याला पुन्हा या संसारात यावे लागत नाही परीक्षिता तू जे विचारले होतेस त्याचे उत्तर म्हणून मी वेदाने सांगितलेल्या दोन्ही ही सनातन मार्गांचे सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती तुला वर्णन करून सांगितले प्रथम ब्रह्मदेवाने भगवान वासुदेवांची आराधना करून त्यांना जेव्हा विचारले होते तेव्हा हेच दोन्ही त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते या संसार चक्रात पडलेल्या मनुष्याला ज्या साधनाने भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती प्राप्त होईल त्या व्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताच कल्याणकारी मार्ग नाही भगवान ब्रह्मदेवानी एका चित्ताने सर्व सर्वश्रेष्ठ धर्म होय समस्त चराचर प्राण्यांमध्ये त्यांच्या आत्म्याच्या रूपाने भगवान श्रीकृष्णच दृगोचर होतात कारण बुद्धी इत्यादी दृश्य पदार्थांचे साक्षीभूत एकमात्र दृष्टे भगवान आहे या अनुमानावरून हे सिद्ध होते परीक्षिता यासाठी मनुष्याने सर्व काळी आणि सर्व स्थितींमध्ये आपल्या संपूर्ण शक्तीनुसार भगवान श्री हरींचेच श्रवण कीर्तन आणि स्मरण करावे हे राजन संत पुरुषांनी सांगितलेल्या आत्मस्वरूप भगवंतांच्या मधूर कथांचे अमृत जे आपल्या कानांच्या द्रोणात भरभरून त्यांचे श्रवण करतात ते विषयांनी विषारी झालेले अंतःकरण शुद्ध करतात आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांपशी जातात अध्याय दुसरा समाप्त